वसिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सांगू लागले जग ब्रा हो सिद्धांत होय आकाशात मोठ्यांचा ब्रह्मा मध्ये या जगताचे अस्तित्व भासमान या संबंधीचे दृष्टांत मी आता तुला सांगतोय ते ऐक चैतन्य रूपी स्तंभावर त्रिभुवनाची प्रतिमा भासते आणि ती न कोरताच भासमान होते कारण ब्रह्माशिवाय अन्य कोणी खोदणारा सिद्ध होत नाही आणि ब्रह्म तर निराकार असतो त्यामुळे त्याला जगताची प्रतिमा खोदणं शक्य होणार नाही समुद्राच्या पोटातील पाण्याच्या हालचालीमुळे दिसणारे तरंग हे पाण्याहून भिन्न नसताही भिन्नत्वाने भासतात त्याप्रमाणे या दृश्य जगाचा भास ब्रह्मामध्ये होत असतो एखाद्या अणूच्या तुलनेने पर्वत अतिशय स्थूल असतो त्याप्रमाणे घरातील कवडशामध्ये दिसणारे रजक कणे जगताच्या तुलनेने अतिशय स्थूल असतात असे म्हणता येईल सारांश ब्रह्मामध्ये जग हे अत्यंत सूक्ष्म आहे परंतु तरीसुद्धा ते ब्रह्माहून भिन्नपणे अनुभवायला येत नाही घरात सूर्याचे किरण आलेले असून त्यामध्ये जे रजक्कण भासमान होतात ते किरणाहून निराळेपणाने दिसतात परंतु ब्रह्मामध्ये भासणाऱ्या जगाची स्थिती अशी नाही स्वप्नामध्ये किंवा मनोराज्यामध्ये ज्या वस्तू दिसतात त्या केवळ भास रुपाने आदी करून भौतिक द्रव्य नसतात तसेच ब्रह्मामध्ये जरीही अनंत जगे भासली तरी ती वास्तविक चिद्रूपच आहेत त्याप्रमाणे मृगजलामध्ये पाण्याचा थेंबही असणे संभवत नाही त्याप्रमाणे चिद्रूप जगामध्ये मुहूर्त द्रव्य असणे अगदी अशक्य आहे रखरखीत वाळवंटामध्ये नदीचा भास व्हावा त्याप्रमाणे जगाच्या दृश्य रूपाची स्थिती आहे मनोराज्यातील नगरीप्रमाणे दृश्य जगाचा नगरी आकार हा एक भास आहे स्वप्नातील दृश्य वस्तूप्रमाणेच या जगताचा भास मात्र आहे आणि जागृतीतील हा दृश्य जगाचा भ्रम नष्ट झाला म्हणजे जग हे ब्रह्मरूप आहे ब्रह्मरूपीत राजच्या एका पारड्यात जागृतीतील जगत आणि दुसऱ्यात स्वप्नातील जगत घालून विवेकरूपी काट्यांवर लक्ष ठेवले असता ती दोन्ही सारखीच शून्य असल्याचा भाव असतो जग या शब्दाचा अज्ञजनांच्या दृष्टीला भासणारा अर्थ सोडून दिला तर मग जग ब्रह्म आत्मा यांच्या वास्तविक स्वरूपात मुळीच वेगळेपणा नाही असेच तत्वदृष्ट्या आढळून येते आता जग ब्रह्माला कसे पाहते असा प्रश्न उत्पन्न केला तर त्याचे उत्तर असे की शून्य आकाश ज्या प्रकाशाकडे जसे पाहते तसेच जग हे आपल्या साक्षी चैतन्याला पाहते अशा जगाला अधिष्ठानक्षी चैतन्य जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहते असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर असे कि आपल्या कल्पनेने मेघ निर्माण करणारा मनुष्य त्या कल्पित मेघाकडे ज्या दृष्टीने पाहिल त्याचप्रमाणे त्याच दृष्टीने ब्रह्म हे जगताकडे पाहिजे अर्थात आपल्या स्वरूपात जग हे मिथ्य आहे ते वास्तविकरित्या नाहीच असे ते ब्रह्म पाहते जग ब्रह्मरूप आहे या सिद्धांतावर असाच आक्षेप येऊ शकतो की ब्रह्म अत्यंत निर्मल आहे आणि जग हे, हे अत्यंत मलिन आहे मग अशा स्थितीत त्या दोघांचे ऐक्य कसे तर यावर असे सांगता येईल की ज्याप्रमाणे जागृतीच्या दृष्टीने स्वप्नातील नगर स्वच्छ दिसते म्हणजे ते विकार उत्पन्न करू शकत नाही त्याप्रमाणे ब्रह्मदृष्ट्या जग निर्मल यासाठी हेच खरे की जग हे केवळ चिदाकाश आहे हेच नाही तर आकाश जग हे शब्दही अर्थशून्य असून छिद्रूपाचीच ती भिन्न भिन्न नावे आहेत दृश्य जग म्हणून वस्तुत काही एक उत्पन्न झाले नाही तर नामरूप असे ब्रह्म निर्विकार स्थित अखंड स्थित आहे मायाकाशामध्ये भासमान होणारे जग विभागशून्य असून ते वस्तुत अखंड चिदाकाशिदाकाशाचा अत्यंत लहान असा भाग सुद्धा ते व्यापू शकत नाही मग चिदाकाशाचा सर्व भाग त्याने व्यापला जाण्याची गोष्टच करण्याचे कारण नाही त्याच्या अत्यंत अल्पशा भागामध्ये जगताचा हा आवाढ हव्या विस्तार भासमान होतो परंतु आकाशात भासणाऱ्या चित्राप्रमाणे किंवा कल्पनेने आकाशात निर्माण केलेल्या नगराप्रमाणे तो, तो केवळ एक भास आहे जगाचे रूप आकाशाप्रमाणे निर्मळ असून त्यात मूर्त द्रव्याचा लवलेशही नाही हा सिद्धांतच ही रामा यथास्थित ध्यानात ठेव आता कदाचित या सिद्धांताच्या सत्यतेविषयी तुझ्या मनात शंका निर्माण होईल तेव्हा त्या शंकेचेही निरसन होऊन जग हे चिद्रुपच आहे हा सिद्धांत तुझ्या ठाई निशय्या ठसावा म्हणून त्या हेतूने मी तुला द्रमणी असे मंडप आख्यान सांगणार आहे हे आख्यान तू एकाग्र चित्ताने श्रवण कर म्हणजे त्यामुळे तुझ्या चित्ताला शांतीही मिळेल यावर श्रीराम म्हणाला खरोखर सतत्वाचा मला यथास्थित बोध व्हावा यासाठी आपण ते सर्व मंडपाख्यान मला संक्षेपाने सांगावे मग स्त्री वशिष्ठांनी सांगितले रामा या भूतलावर पूर्वीच्या काळी पद्म या नावाचा एक राजा होऊन गेला तो राजा अत्यंत बुद्धिमान विवेकी आणि आपल्या कुलाचे यश वृद्धिंगत करणार असा होता त्याला अनेक पुत्र होते वर्णाश्रम धर्माची आणि शास्त्राची मर्यादा पालन करणारा असा तो राजा समुद्राप्रमाणे होता शत्रूपी अंधकार नष्ट करणारा तो जण सूर्यच होता भार्यारूपी कुमदिनीला विकसित करणारा चंद्र म्हणून शोभणारा दुर्गुण रूपी तृणाचे भस्म करणारा अग्निच किंवा ज्ञात्यांच्या रुपातील देवाना आश्रय देणारा मेरूपर्वतच किंवा संसाररूपी समुद्राचा यशरूपी चंद्र सद्गुण हंसाचे सरोवर संपत्ती रूपी कमलाना विकसित करणारा सूर्य रणांगणातील शत्रूना वेलीप्रमाणे वाकविला वायू मनोरूपी हत्तीचे मर्दन करणारा सिंह सर्व विद्यांचा प्रियपती सर्व आश्चर्यकारी गुणांची खाण असुरुरूपी सागराचे मंथन करणारा मंजर पर्वत विलासरूपी पुष्पसमूहाला प्रफुल्लित करणारा वसंत ऋतू सौभाग्याचा मदन लीला रूपी लतेला खेळवणारा वायू इतरांना असाध्य वाटणारे कृत्य करणारा विष्णू सौजन्य रूपी कैरवाना प्रफुल्लित करणारा चंद्र आणि दुष्कर्म रूपी विषयवल्लीना दग्ध करणारा अग्नी असाच होता त्या पद्मनामक राजाची लीला नावाची एक अत्यंत सुंदर आणि विलासी भार्या होती सौंदर्याची जण मूर्तिमान पुतळीच अशा ते लिहिलेल्या पाहून पृथ्वीवर अवतीर्ण झालेली ती प्रत्यक्ष लक्ष्मीच आहे की काय असा असाच भास तिला पाहणारच होय या लिलेचे भाषणही अत्यंत मधुर असून ती पतीसेवापरायणे होते तिचे हास्य द्वितीयच्या चंद्राप्रमाणे आल्हाददायक असून तिची गती मंद आणि रमणीय असे तिचे मुखरूपी कमल केशरूपी भ्रमणामुळे अत्यंत मनोहर दिसत असे आणि तिच्या गौर निर्मल अशा वर्णामुळे ती चालती बोलती सरोजनीच आहे की काय असा भास तिच्याकडे पाहणार असय होते ती, हाव हाव मनोहर ती या माती वसंत ऋतूची देह धारण करणारी साक्षात शोभाच आहे की काय असे वाटे तिचे शरीर अत्यंत स्वच्छ आणि पवित्र होते तिचा स्पर्शही आधात जनक असेल तिची गती हंसाप्रमाणे असून अवतीर्ण झालेली आणि मानव देहधारीण झाली असावी असे वाटे पतीची सेवा करण्यात ती लीला इतकी घडून गेलेली असे आणि त्याच्या वृत्तीशी तिचे इतके, इतके तादात्म्य झालेले होते की तो असल्याचे दिसताच तीही अतिशय उद्वेग्न होईल तसेच तो आनंदी दिसला की तिला हर्ष होई तो चिंताकुल असे आहे असे पाहताच तीही व्याकुळ होई त्याला क्रोध येताच ती अगदी गडबडून जाईल परंतु हा एवढा फरक सोडला तर ते आपल्या पतीचे प्रतिबिंबच आहे की काय असेच कोणालाही वाटल्याशिवाय राहत नसे श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे पंचदश सर्ग सर्ग सोळा श्री वसिष्ठ पुढे म्हणाले हे रामन त्या पद्मनामक राजाचे आपल्या लिला नामक, नामक पद्धतीवरील अपसरे असून पद्मराजाने विलास भोगले त्या दोघांनी विविध ठिकाणी हे विलास केले उद्यानातील वृक्षामध्ये तमान वृक्ष असलेल्या निबिड झाडीमध्ये रमणीय पुष्प मंडपामध्ये लताकुंजामध्ये पुष्पशय्यामध्ये पुष्पाने आच्छादलेल्या मार्गामध्ये वसंतोद्यानातील वृक्षावरून टांगलेल्या दोराने असलेल्या झोपाळ्यामध्ये क्रीडा करण्यासाठीच म्हणून तयार केलेल्या पुष्कर्णीमध्ये चंदन वृक्षाने युक्त अशा पर्वतातील स्थळी कल्पवृक्षांच्या छायेत चा चा कदंब नीम वगैरे वृक्ष असलेल्या गर्द झाडीत कडूनिंबाच्या शीतल छायेत खुंद बन, मंदार ले ले उपवनात चित्रविचित्रालीचे पसरलेल्या अशा रमणीय स्थळामध्ये कारंज्यातून शीतजलाचे फवारे उडत असलेल्या उद्यानामध्ये ज्या ठिकाणी तरतरेचे आणि मण मन, मणी आणि माणके आहेत अशा पर्वतशिलांवर तसेच देव ऋषी मुनी यांच्या पुण्यकारक आश्रमामध्ये सूर्य विकासी कमलामध्ये आणि चंद्रविकास वनस्थळामध्ये अशा अनेकविध स्थानी त्या दोघांनी नानाविध विलास आणि विहार केले देवांच्या ठिकाणी शोभणाऱ्या तारुण्याने युक्त असलेल्या या तरुण जोडप्याचा बराच हा क्रीडा करण्यात एकमेकांचे प्रेम वृद्धिंगत करणाऱ्या चेष्टा आणि विलास करण्यात लौकिक विषयावरील गोष्टी बोलून तसेच पौराणिक कथा सांगून विनोद करण्यात ज्यूतादि खेळ खेळण्यात नाटकादी पाहण्यात मधुर काव्याचे चुटके करण्यात कुटश्लोक म्हणून दाखवण्यात देशकालानुसार शहरातील आणि खेड्यातील लोकांच्या बोलण्याचालण्याचे अनुकरण करण्यात पुष्पमाला तयार करून त्या एकमेकांच्या गळ्यात घालण्यात निरनिराळे अलंकार घालण्यात निनिर्ळ्या पदार्थांचे सेवन करण्यात रसभोजन करता करता लिलेशर कापूर घालून तांबूल करण्यात खेळता खेळता एकमेकांना पकडण्यात एकमेकांवर पुष्पमला प्रहार करण्यात अंत पुरातील पुष्पांच्या झोपाळ्यावर बसून एकमेकांना झोके देण्यात पाण्यातून नौकेमधून फिरण्यात हत्ती घोडे उंट वगैरे शिकवलेल्या जनावरांच्या शर्यती पाळण्यात विहार करताना एकमेकांवर पाण्याचे चुळा सोडण्यात नाचत किंवा गात असताना हावभाव करणे ताल धरणे वगैरे गोष्टी करण्यात गाणी म्हणणे गोष्टी सांगणे विणा वा ढोल वगैरे वादे वाजवणे यात तसेच उद्याने नदीच्या तीरावरील वृक्ष रमणीय मार्ग अंतपूर राजप्रसादातील गच्ची वगैरे ठिकाणी झोपाळ्यावर बसून एकमेकांना झोके देण्यात अशा तऱ्हेने त्यांचा काळ चालला होता अशा रीतीने त्या दोघांचा काळ परमोच्च सुखात चालला असताना लिलेच्या म्हणजे पद्मराजाच्या त्या प्रेमळ आणि सुंदर भार्येच्या मनात असा विचार आला की माझा भरता माला माझ्या प्राणाहूनही प्रिय आहे तो सर्व जगाचा स्वामी आहे संपत्तीवान आणि तरुणासाहित्व आहे या सर्व गोष्टी जरी सत्य आहे तरी परंतु हा अजरामर होऊन याच्याबरोबर शेकडो युगे मला नाना प्रकारचे विलास भोगायला कसे सापडतील मला हा पती अजरामर व्हावा यासाठी जग तप वगैरे साधणी करायला मी तयार आहे पाहिजे त्या नियमांचे अनुष्ठान करण्याचे मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा आता काही ज्ञानवृद्ध तपोवृद्ध आणि विद्यावृद्ध अशा ब्राह्मणांना बोलावून त्यांना मनुष्य अमर कसा होईल हा प्रश्नच विचारते म्हणजे झाले अशा प्रकारे विचार करून त्या लीने खरोखरीच ब्राह्मणांना बोलावून आणले त्यांची यथाशास्त्र पूजा केली नंतर ती लीला नम्रपणे त्या ब्राह्मणांना म्हणाली अहो विप्रानो मृत्यूच्या तावडीतून सुटण्यासाठी असा कोणता उपाय मनुष्याने योजावा ते मला कृपा करून सांगा राणीच्या त्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे या विचारात ते ब्राह्मण मग्न झाले त्यावर त्या राणीने तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला अखेर ब्राह्मणांनी तिला सांगितले असे होणे शक्य नाही तपाचरण केल्याने जप जपण्याने नियमितपणे नियमांचे अनुष्ठान केल्याने सर्वतरेच्या सिद्धी प्राप्त होऊ शकतील हे खरेदी पण या असल्या साधनांचा अवलंब केल्याने अमरत्व प्राप्त होणे मात्र सर्वच आहे द्विज श्रेष्ठांच्या तोंडचे हे भाषण ऐकून आपल्या प्रिय पतीचा आपल्याला वियोग सहन करावा लागेल या भीतीने ती लीला राणे स्वतःशीच असा विचार करू लागले की माझ्या सुदैवाने मला जर माझ्या पतीच्या आधीच आला तर मग सोन्याहून पिवळे झाले असेच म्हणायचे कारण हा लोक सोडून परलोकी गेल्यावर इकडची स्मृतीच नष्ट होईल आणि त्यामुळे मी पूर्णपणे सुखी होईल परंतु असे न होता जर हजारो वर्षांनी का असेना हो पण माझा पती माझ्या अगोदर मरण पावला तर मात्र त्याचा जीव अंतःपुरातील या महालातून बाहेर पडणार नाही <coughs> अशी काही युक्ती मी योजित अशा रीतीने माझ्या अंतपुरातील महालामध्ये माझ्या प्रियपतीचा जीव फिरत राहिला की के मी केव्हाही त्याच्या दृष्टी आढळणार नाही मग त्या स्थितीत मी माझा काळ आनंदाने घालीन तेव्हा आता आजपासूनच ही गोष्ट साध्य करून घेण्यासाठी मी देवी सरस्वतीचा जप उपवास व्रते नियम वगैरे साधनांच्या योगाने आराधना करून तिला प्रसन्न करून घेते म्हणजे झाले अशा तऱ्हेने आपल्या बुद्धीचा निश्चय करून आणि आपल्या पतीची परवानगी न विचारता परंतु त्याचे हित व्हावे ह्याच उद्देशाने त्या लीला राणीने उग्र व्रताचे यथाशास्त्र अनुष्ठान करण्याला आरंभ केला ती राणी तीन दिवस सतत उपवास करून चौथ्या दिवशी पारणे फेडे देव ब्राह्मण गुरुजन विद्वज्जन यांच्या पूजनात ती कधीही खंड पडू देत नसे स्नान दान तप ध्यान वगैरे नियमांचे अनुष्ठान करण्यास ती नेहमी उद्युक्त असे व्रतांचे अनुष्ठान करण्यात तिला अत्यंत क्लेश होतो असत परंतु तिच्या ठिकाणची श्रद्धा अचल असल्यामुळे ती सदाचार पालन करण्यात होणारे कष्ट क्लेशदायक मानत नसे देवीची आराधना करीत असता तिच्या पतीसेवेत पती मात्र येतकिंचितही खंड पडला नाही आपल्या व्रताचरणाची गोष्ट पतीला समजून न देता यथाकाल यथाशास्त्र त्याचे मन संतुष्ट राखण्यात तिने कधीही चूक होऊ दिली नाही अशा रीतीने व्रत करण्याचा तिचा हा क्रम चारशे दिवस अव्याहत चालू राहिला नियमांचे पालन करण्यात आणि तपाचरण्यात तिने अतिशय कष्ट सहन केले त्यामुळे अखेर देवी सरस्वती तिच्यावर संतुष्ट झाली आणि तिच्यापुढे साक्षात अवतीर्ण झाले देवीला समोर पाहताच लीने प्रसन्न चित्ताने तिची यथोचित पूजा केली देवीचा योग्य प्रकारे गौरव करून नंतर तिच्यापुढे अत्यंत नम्र भावाने ती लीला स्तब्ध उभी राहिली देवी सरस्वती म्हणाली वत्से लीले, तुझी अखंड तपश्चर्या आणि तुझी आपल्या पतीवरील एकनिष्ठ भक्ती पाहून मी तुझ्यावर संतुष्ट झाले तेव्हा तुझ्या इच्छेला येईल तो वर तू माझ्याकडून मागून घे ली। त्यावर लीला म्हणाली हे देवी जन्म मृत्यू जरा इत्यादी विकारांपासून उत्पन्न होणारा दाह नाहीसा करणारी अशी तू चंद्रच हृदयातील अंधकार नाहीसा करून टाकणारे तू प्रत्यक्ष सूर्यच यासाठी तुझा जय जयकार असो हे आंबे तू जगन्माता आहेस तेव्हा आपल्या या कन्येची या दीन अवस्थेतून मुक्तता कर तू मला पाहिजे तो वर माग असे म्हणालीस तेव्हा हे दोन वर मला दे एक वर असा दे की मी जिवंत असताना जर माझा पती मरण पावला तर त्याचा जीव माझ्या अंतपुराच्या पलीकडे जाऊ नये दुसरा वर असा की जेव्हा कधी मी तुझ्या दर्शनाची इच्छा करेन तेव्हा त्यावेळी तू माझ्या कल्याणासाठीच मला दर्शन देण्याची कृपा करावीस हे लिलेचे भाषण ऐकल्यावर सरस्वती देवी तिला म्हणाली वत्से तू म्हणतेस त्याप्रमाणे होईल असा आशीर्वाद देऊनदेवीने अशा प्रकारे प्रसन्न होऊन वरप्रधान करून इष्ट केल्यामुळे मधुर गायन ऐकून हरिणे तृप्त होते त्याप्रमाणे लीला राणीला परमानंद झाला पुढे जसजसे दस क्षण दिवस पक्ष ऋतू वर्ष अशा क्रमाने कालचक्र फिरत असता पुष्कळ काळ उलटून गेला झाडावरील त्याप्रमाणे समरांगणात देह अखंडित व्हावा तसा अंतपुरामध्ये त्याचा देह मृत होऊन पडला ते पाहताच ज्याप्रमाणे जलाच्या अभावी कमलीने म्लान होते त्याप्रमाणे लिलेचे शरीर अत्यंत म्लान झाले बाणांचे शल्य शरीरात घुसल्यामुळे जशी हरिणी घायाळ होऊन जाते त्याप्रमाणे विषबत उष्ण श्वास वाहू लागल्यामुळे अशाते लिलेची स्थिती मरणप्राय होऊन गेली दिव्याची ज्योत क्षीण झाली म्हणजे घरातील शोभा नाहीशी होते त्याप्रमाणे पती मरण पावल्यामुळे लिलेला सर्वत्र अंधार भासू लागला ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह आठला म्हणजे जमिनीतील क्षारामुळे ती धुरकट आणि विशोभित दिसू लागते त्याप्रमाणे आक्रोश करता करता अखेर मुखी होते तशी लीला पती वियोगाच्या दुःखामुळे स्तब्ध आणि मरणोन्मुख झाले अशा रीतीने शोकामुळे अतिविवल झालेल्या लिलेवर कृपा करण्याच्या हेतूने देवी सरस्वतीने आकाशातून शरीर अवस्थेत राहून शुष्क सरोवर तळमळणाऱ्या मत्सीला वर्षा काळाच्या आरंभी जी पहिली वृष्टी होते आणि समाधान देते त्याप्रमाणे देवीने सदैव अंतःकरणाने लिहिलेला धीर देण्यास सुरुवात केली इतिश्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे षोडशे <coughs> सर्ग हा सर्ग सतरा श्री सरस्वती म्हणाली वत्से आपल्या पतीचे शव या फुलांच्या राशीमध्ये आच्छादित करून ठेव यातील फुले सुकुन जाणार नाही आणि तुझ्या पतीचा देह नष्ट होणार नाही इतकेच नव्हे तर तुझा पती तुला पुन्हा लवकरच प्राप्त होईल तुझ्या पतीचा आकाशाप्रमाणे स्वच्छ असलेला जीव या अंतःपुरातील महाला तुमकेव्हाही बाहेर जाणार नाही अशा शब्दात झालेली आकाशवाणी ऐकल्यावर पाण्याच्या वर्षावाने सुकलेल्या कमलिनीना टवटवीत आला त्याप्रमाणे भ्रमणासारख्या सुशोभित दिसणाऱ्या डोळ्याने युक्त असलेल्या लिलेच्या त्या, त्या आत्मबांधवाने आपल्या समाधान करणाऱ्या शब्दांनी तिचे सांत्वन केले आपल्या पतीचे प्रेत पुष्पांच्या मंडपामध्ये आच्छादित करून ठेवल्यानंतर एखाद्या दरिद्री स्त्रीला जसे जमिनीत पुरून ठेवलेले धन पाहून समाधान वाटते तसे तिला किंचित बरे वाटले त्या दिवशी मध्यरात्री आपले सर्व सेवकजन गाढ निध्रेत असल्याचे पाहून आपल्या अंतपुरातील मंडपामध्ये बसून लिलेने भगवती वाघदेवीचे एकाग्र चित्ताने ध्यान करण्यास आरंभ केला ध्यानस्थ स्थितीत तिने शोकाने देवीला आवाहन केले लगेच ज्ञानदेवी तिच्याजवळ येऊन होणारी वच अशा त्या मध्यरात्रीच्या वेळी तू माझे स्मरण कशा करता केलेस तुझ्या शोकाचे कारण तरी काय या संगजनाप्रमाणे म्हणाली हे देवी माझा पती कोठे काय स्थिती आहे तो सांगत काय करीत आहे हे सर्व तू मला सांग तसेच मला त्याच्याजवळ घेऊन च कारण पतीशिवाय जिवंत राहण्यास मी असमर्थ आहे यावर सरस्वती देवी म्हणाली चित्ताकाश चिदाकाश आणि तसेच आपल्या डोक्यावरचे आकाश असे आकाशाचे तीन भेद आहे चिदाकाश हे दुसरे दोन आकाशाशिवाय राहू शकते त्यांनाही चिदाकाशाचाच आधार आहे या चिदाकाशामध्ये अविद्येमुळे जशा जशा ती भावना करावी तशा तशा तऱ्हेचा प्रत्यक्ष अनुभव येतो आणि तोच आपल्या दुःखाला कारण होतो आपली वृत्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या दरम्यान जी मधली स्थिती क्षणभर अनुभवास येते तेच चिदाकाशाचे ते स्वरूप होय मनातील सर्वत्रचे संकल्प अस्तंगत झाल्यावर जी स्थिती राहते तेच चिदाकाशिरूपी परमपद असून ते पद प्राप्त करून घेऊ शकशील तर तुला शोक करण्याचे कारण जोडणार नाही परंतु जगताचा अत्यंत अभाव आहे असा प्रत्यक्ष अनुभव आल्याखेरीच मात्र त्या परमपदाची प्राप्ती होऊ शकत नाही हे सुंदरी तरीही मी तुला दिलेल्या वराच्या प्रभावामुळे ते स्थान तुला निसंशय निश्चित प्राप्त होईल नंतर श्री वशिष्ठ सांगू लागले रामा अशा रीतीने लिलेशी भाषण केल्यानंतर श्री सरस्वती देवी आपल्या दिव्यस्थानी जाऊन पोहोचली इकडे देवीचे भाषण ऐकल्यानंतर लिलेची वृत्ती तिच्या कृपेने आपोआप एकाग्र होऊन निर्विकल्प समाधीमध्ये स्थिर झाली एखादी पक्षिण आपल्या घरट्यातून बाहेर पडून आकाशात स्वयं संचार करू लागते त्याप्रमाणे एका क्षणात अंतकरणासहित स्थूल देहाचा त्याग करून तिने चिदाकाशामध्ये प्रवेश केला त्या आकाशामध्ये आपला पती सिंहासनावर बसलेला असून त्याच्या सभोवती अनेक राजांचा परिवार आहे बंदीजन जय जीव अशा शब्दाने त्याचा जय जयकार करीत आहेत सिंहासनाभूती बसलेले मांडलिक राजे आपल्या सम्राटाने सांगितलेले कार्य करण्यासाठी उद्युक्त झालेले आहेत राजधानीमध्ये शेकडो ध्वज आणि पताका लावलेल्या असून ती मधील मुख्य सभास्थानी आपला पती विराजमान झाला आहे त्या सभागृहाच्या पूर्वेकडील दिंडी मध्ये हजारो मुनी विप्र आणि ऋषी राजदर्शनाकरता वाट पाहत आहेत दक्षिणेकडच्या दरवाजामध्ये असंख्य राजे आणि महाराजे उभे राहिले पश्चिमेकडील दरवाजा शेकडो स्त्रिया राजदर्शनाकरता उभ्या राहिल्या आहेत उत्तरेकडील दरवाजा बाहेर शेको रथ हत्ती, घोड़े यांची गर्दी है दक्षिण दिशेला शत्रु सैन्य उठावी वार्ता एक सेवक यहाँ कर्नाट देशा राजा ने पूर्वेक बंदोबस्त चांगष्ट्रदेशा अधिपति ने उत्तरेक मेन्छ राज पश्चिमेक टंगण नामक देश जिंक है दक्षिण समुद्राकडून आलेला दूत लंकेच्या वर्णनाने राजप्रमुखांची करमणूक करीत आहे पूर्व समुद्राकडून आलेला आणि महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करणारा एक सिद्ध गंगावताराची कथा सांगत आहे उत्तर समुद्रापर्यंत प्रवास करून आलेला एक दूत गुह्यकाचे वर्णन करीत आहे पश्चिम समुद्रापर्यंत गेलेला एक दूत तिकडील वार्ता सांगत आहे हजारो राजे साम्राज त्या साम्राज्याधिपतीच्या नम्र झालेले असून त्याची त्यांची कांती सभागृहात चोहीकडे फाकली आहे तसेच यज्ञमंडपामध्ये ब्राह्मणांचा वेदघोष चालला असून त्या आवाजापुढे मोठमोठ्या वाद्यांचे गंभीर ध्वनी कमी पडत आहेत बंदीजन उच्च स्वरात करीत असलेला जयघोष ऐकून त्या नगरातील हत्ती त्याचा प्रतिध्वनी काढत आहेत गायनाचा आणि वाद्यांचा ध्वनी अंतराळात धुमधुमून राहिला आहे घोडे हत्ती रथ वगैर संचारा उड़ना धूली से मेघ आकाशत दाट पसरले फुले कापूर, धूप वगेरे योगाने उत्पन सर्व है। का योगा उत्पन्न होना सुगंध प्रिखरापर्य जाऊन पोचलाडलिक राजा ने आजहाराटे व्यवस्थित मांडन सेवक वर्ग घशवरूपी कापरा चे ढीग हे जनों मेघ हूँ आकाशन घुसले पर्वत पांरे शुभ्रे भूताना सामंत महत्वाच्या शिल्पशास्त्रवेत राजाज्ञाने विविध प्रकारची नगरे निर्माण करण्यात मग्न आहेत असा विलक्षण देखावा त्या चिदाकाशामध्ये लिला राणीने अवलोकन केला त्यानंतर आकाशरूपी आरण्यामध्ये त्या लीले ने, वासना रूप देहाने पसरना प्रमाणी सभागृहा पुरुषा दृष्टि पड़ित नहीं प्रमाण राजसभा संचालन करनी लीला को ही दृष्टि पड़ी नहीं एनुष्या संकल्प नगरी हि दुसर मनुष्य नहीं त्याप्रमाणेच लीलाही सर्वांच्या समोर उभी राहून त्या सर्वांना पाहत होती तरीही ती त्यांना दिसू शकली नाही एका नगरातील माणूस दुसऱ्या नगरात दिसावे त्याप्रमाणे पूर्वी पाहिलेले लोक राजासह तिला त्यावेळी आपल्या चिदाकाशी रुपया आरशात सभागृहात उपस्थित असल्याचे दिसले त्यामध्ये तिला तिचा देश त्या देशांचे तेच ते ते आचार त्याच देशामधील मुले त्याच तरुणी तेच त्या मंत्री तेच राजे तेच पंडित तेज तेच तेज सेवक जन आणि पूर्वी न पाहिलेले पंडित मित्र व्यवहारी पौरजन हेही तिला आढळून आले तसेच त्यावेळी मध्यान समय असून दिशा मेघाने व्याप्त आहेत आकाशात चंद्रसूर्य हे असून मेघ आणि वायू इत्यादींचा ध्वनी चालला आहे असेही तिला आढळले याखेरीज वृक्ष नद्या पर्वत शहरे खेडे नानाविध नगरे अरणे गावे तिच्या दृष्टीस पडली आपला पती हा पूर्वीसारखा वृद्ध नसून तो सोळा वर्षाचा तरुण असल्याचे तिला दिसून आले पूर्वी पाहिलेले ग्रामवासी नगर आणि नगरवासी रोग हेही तिला त्या ठिकाणी दिसत होते त्या सर्वांना तेथे पाहून लिलेच्या मनात विचार आला की आपल्या पूर्वीच्या नगरातील लोक मरण पाहून या वासनामयी नगरात आले की काय हा असा विचार तिच्या मनात येत आहे तोच देवी सरस्वतीच्या वरामुळे ती पुन्हा आपल्या अंतःपुरातील महालात गेली त्या ठिकाणी मध्यरात्र असून आपले लोक निवांत गाड झोप घेत असल्याचे तिला दिसून आले नंतर लीलेने आपल्या झोपी गेलेल्या सख्याना हात मारून जागे केले आणि ती त्यांना म्हणाली मी अतिशय व्याकुळ झाले मला सत्वर सभागृहात घेऊन जाला नगरातील सर्व लोकांना सभागृहात त्वरित बोलावून आणून माझ्या पतीच्या सिंहासना उभे राहण्यास सांगा मी सर्व लोकांना डोळे भरून पाही तेव्हाच माझे समाधान होईल आणि मगच मी इथं परत जगू शकेन लिलेचं हे भाषण ऐकून मग तिचे सेवक जागे झाले आणि आपापली कामे करू लागले सूर्याचे किरण पृथ्वीवरील आपले नियत कार्य करण्यासाठी पृथ्वी येतात तसे काही सेवक नगरवासी लोकांना सभासनी बोलावण्यासाठी म्हणून गेले शरद ऋतूतील दिवस वर्षा ऋतूतील मेघामुळे मलीन झालेले आकाश झाडून स्वच्छ करतात त्याप्रमाणे काही सेवक सभास जाऊन तेथे स्वच्छता करू लागले नंतर त्याने सभागृहातील हंड्या झुंबरे ही पुसून त्या दिवे लावले अशा प्रकारे लावलेले दीपसमुदाय प्रकाशमान होऊन प्रकाश देऊ लागले त्यावेळी ते दिवे नसून आकाशातील नक्षत्रांचे समुदाय सभागृहातील आश्चर्यकारक देखावा पाहण्यासाठीच जण उतरून आले आहेत असे भासू लागले प्रलयाच्या वेळी शुष्क झालेले समुद्र मनुष्यसृष्टी होण्याच्या पूर्वीच पाण्याने भरून सर्वत्र जल दिसू लागते त्याप्रमाणे शुकशुकाट असलेले त्या, त्या सभागृहात पौरजन थव्याथव्याने येऊ लागले सभागृह पौरजनाने भरून गेले प्रलयानंतर त्रैलोक्य उत्पन्न झाले म्हणजे लोकपालदस्य आपापल्या दिशांच्या ठिकाणी विराजमान होतात त्याप्रमाणे मंत्री आणि सामंत सभागृहातील आपल्या उच्चस्थानी विराजमान झाले विकास पावलेल्या फुलातील परमाणूमुळे सुगंधित झालेल्या आणि सर्वत्र पसरलेल्या कापराप्रमाणे किंवा थंडगार भासणाऱ्या लहरी त्यावेळी वाहू लागल्या ऋषीमुख पर्वतावरील तप्त झालेल्या मेघांचे समुदाय हिमालय पर्वतावर जाऊन बसावे त्याप्रमाणे पांढरी शुभ्र वस्त्रे धारण करणारे प्रतिहारी सभागृहाच्या निरनिराळ्या कोपऱ्यात जाऊन उभे राहिले प्रलयकाळाच्या प्रचंड वायूमुळे आकाशातील नक्षत्रांचे समुदाय उद्ध्वस्त होतात त्याप्रमाणे आपल्या तेजाने सभागृहातील अंधकार नाहीसा करणारा पुष्पांचा वर्षाव पृथ्वीवर होऊ लागला ज्यातील कमले विकास पाहुले आहेत सरो अशा सरोवराकडे हंस जातात त्याप्रमाणे पद्मनाशाचे अनुयायी ये सभास्थान येऊन पोहोचले नगरवासियांनी सभास्थान गच्च भरून गेल्यानंतर मदनाच्या अंतःकरणातील शृंगार प्रमाणे शोभणारी लीला राणी सभासून दाखल झाली सिंहासनाच्या एका सुवर्णसनावर राणी जाऊन बसली आसनावर बसल्यानंतर तिने एकदा चोहीकडे दृष्टी फेकली तेव्हा तिला आपले राजे महाराजे गुरुजन सर्वश्रेष्ठ सभासद स्नेही इष्टमित्र बंधू सखीजन वगैरे सर्व पूर्वीप्रमाणे दिसून आले त्या सर्वांना पाहून तिला परमहर्ष झाला चंद्र आपल्या शीतल किरणाने शोभू लागतो त्याप्रमाणे लीलेला आपल्या राष्ट्रातील सर्व प्रजाजन निश्चित निश्चित जिवंत आहेत हे दिसताच आनंद होऊन तो तिच्या मुखावर झळकू लागला इथे श्री वाशिष्ठ महारामाय उत्पत्ती प्रकरणी सप्तदश सर्ग